वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्व पन्नासावर त्याने ते शब्द ऐकले त्याने चटकन रावणाला पाहिले आणि मग पाहिले मग तो पर्वताप्रमाणे धिप्पाळ तीक्ष्ण मुख असलेला श्रेष्ठ पक्षी झाडार बसून शुभवाणी बोला दशग्रीवा तू सनातन धर्मावर निष्ठा ठेवून सत्य प्रतिज्ञा होऊन राहणार आहेस तू बंधू आहेस आता जे तू चालवले असते असे निंदीत कृत्य तुझ्याकडून न व्हावे मे महाबलवान जटायू नावाचा गृध्र राजा आहे महारा वरुणा समान सर्व लोकांचा राजा लोकांचे हित करण्यास सदा गुंतलेला जो दशरथपुत्र राम त्या लोकनाथाची यशस्वी धर्मपत्नी आहे ज्या सुंदर स्त्री ते तू हरण केल्यास तिचे नाव सीता धर्मावर अधिष्ठित असणारा राजा दुसऱ्याच्या पत्नीवर अत्याचार कसा बरे करू शकेल महाबलवंता राजाचे पत्नी तर विशेषेकरून रक्षण केली पाहिजे परस्त्रीवर अत्याचार करण्यापासून परावृत्त हो ती अधोगती असे आचरण करू नये की ज्याची दुसरे अत्याचारापासून वाचवणे योग्य आहे शास्त्रात न सांगितलेला अर्थ विषय असो किंवा काम असो काम विषय असो शिष्ट लोक तत्संबंधीचा धर्म निर्णय राजाच्या आचरणाला धरून करतात राजा, करता। राजा हाच धर्म आणि काम आहे तोच द्रव्यांचा उत्तम निधी आहे धर्म शुभ पाप राक्षस्रेष्ठा तू प्वी चंचल निपटुन का दुष्टा घर लक्ष्मी चिरकार तुझा देगरी जर महाबलवान धर्मांम्य राध के नहीं तो तूराध का करते हैं जर शिरपणखेमुळे जनस्थानात गेलेल्या खराने मर्यादा सोडून वर्तन केले तर म्हणून तू शुद्ध कर्मी रामाकडून पूर्वी मारला गेला असेल तर मला न्यायाला धरून सांग कि यात रामाचा काय अपराध कि जा करता तू या लोकनाथाची भार्या हरण करून घेऊन चाललास चटकन वैद्यला सोडून दे इंद्राच्या वज्राने वृत्र जसा तसा तू भयंकर जाज्वल्य नेत्राने जळून जाऊ पदरात भयंकर विषारी सर्प बांधून घेतलाय हे तुला समजत नाही तुझ्या गळ्यात कारण असाच व्हावा की जो त्याला चिरडून टाकणार नाही अन्न तेच खावे जे रोग न करता पचणारे असेल जे केल्याने ना धर्म ना कीर्ती ना शाश्वत यश फक्त शरीराला कष्ट मात्र होणार असे कर्म कोण करायला जाईल रावणा मला जन्माला येऊन साठ वर्षे झाली वाळ वडिलांचे राज्य जसेच्या तसे मी चालवले आता मी वृद्ध झालो तू तरुणास धनुधारी रथ असलेला कवच घातलेला आणि हाती बाण असलेला आहेस पण जर का तू वैदेहीला काही इजा न करता ठेवून जाणार नसील तर माझ्या देखत तू बळजरूने वैदेहीला पळवून नेऊ शकणार नाहीस जशी वेदश्रुती ती शाश्वत आहे न्यायशास्त्राच्या नियमात बसणारे हेतू असले तरी सुद्धा तिचा अवघे करता येत नाही रावणा क्षणभर थांब शूर आशील तो मैयाशी युद्ध कर पूर्वी खर जसा मारला जाऊन भूमि पड़ला तसा तू पड़शील ज्या युद्ध दैत्य दानव मारो चीर अंगा घम युद्धत वेल न रुझा वध करीलते दोगे राजकुमार दूर गेरे माला काक्य नीचा भिउन तू सत्व नाशत पाशील मी जिवंत असताना रामाचे पट्टर आणि कमलपत्रासारखे नेत्रासणारी प्रिय पत्नी सीता हिला तू घेऊन जाऊ शकणार नाही प्राण देऊन सुद्धा रामाचे किंवा दशरथाचे प्रिय करणे मला भाग आहे दशक्रीवा थांब थांब रावणा क्षणभर इकडे पहा देठापासून फळ तोडावे तसा तुला रथातून मी खाली पाडेन राक्षसा माझ्या शक्तीप्रमाणे मी युद्धानेच तुझा समाचार घेईन अरण्यकांडाचा पन्नासावा सर्ग समाप्त